प्रिय वाचकांनो आज आपण एक अतिशय मजेदार आणि हुशारीने भरलेली कथा पाहणार आहोत तेनाली रामांची कथा तुम्हाला माहीत आहे का इंटरनेटवर खूप तेनाली रामचा कथा आहेत पण काही जरा कठीण किंवा खूप लहान असतात आज आपण अशी कथा पाहणार आहोत जी सोप्या मजेशीर आणि शिकवणाऱ्या शैलीत असेल तुम्ही बसून आरामात वाचा चहा कॉफीसोबत किंवा मोबाईलवर याचा आनंद घ्या विजयनगरचा दरबार काही काळांपूर्वी भारतात विजयनगर नावाचं एक मोठं राज्य होतं या राज्याचा राजा होता कृष्णदेवराय जो हुशार आणि न्यायप्रिय होता राजा खूप गंभीर असला तरी त्याला हसणं आणि मजा आवडायची तो दरबारात विविध गोष्टींची चर्चा करायचा नवीन समस्या सोडवायचा आणि आपल्या प्रजेला मदत करायचा राज्य खूप समृद्ध होते बाजारात लोक ये करत हाताने तयार केलेले सामान विकत गाणी ऐकत आणि नाच गाण्यात वेळ घालवत गावात शाळा तलाव सर्व काही व्यवस्थित होते एका दिवशी दरबारात एक महान पंडित आला या टोपी, लांब पोशाक घड़ीदार छतरी पहन सग राजाला वाटल हा पंडित खूप हुशार है पंडित राजा जवर गेला महाराज मी एवडा विद्वान है कि तुमसे सगले मंत्री विषयाव हरवू शको राजा हसला ठीक है मजा मंत्री वाद करा बगू को जिंको सग्या मंत्र आश्चर्य हा पंडित खड़ा हशार है का मना विचार आ मंत्र्यांची तयारी सर्व मंत्र्यांनी वेगवेगळ्या विषयांवर वाद करण्याचा प्रयत्न केला काही इतिहासावर काही गणितावर काही धर्मशास्त्रावर पण पंद पंडित नेहमी जिंकत होता त्याची तर्कशक्ती आणि ज्ञान पाहून सगळे मंत्र्यांमध्ये हळूहळू आत्मविश्वास कमी होऊ लागला हा पंडित खरंच सगळ्या गोष्टीत हुशार आहे मंत्र्यांनी एकमेकांना सांगितलं काही मंत्र्यांना वाटलं आता मी काय करणार त्याच्यासमोर आपली बुद्धी काहीच नाही तेनाली रामन हे सगळं पाहत होता त्याला ठाऊक होतं की साधी आणि हुशार युक्ती पंडिताला हरवू शकते तेनाली तेनालीरामनची युक्ती शेवटी तेनाली तेनालीरामनची वारी आली तो हसत हसत दरबारात आला आणि एका कपड्याने बनवलेले पुस्तक ठेवले हा थिलाकष्ट महिशबंधनम नावाचा पुस्तक आहे या पुस्तकावर आपण वाद करूया तो म्हणाला सगळे थोडे थक्क झाले पंडित खूप घाबरला आणि म्हणाला महाराज मी कधीच असं पुस्तक ऐकलं नाही मला तयारीसाठी एक रात्रीची वेळ द्यावी पंडित खूप घाबरला त्याला वाटलं जर मी वादात हरलो तर माझं नाव कमी दिसेल म्हणून तो त्या रात्री गुपचूप राज्य सोडून गेला दरबारात आश्चर्य पुढच्या दिवशी दरबारात सगळे लोक उत्सुकतेने बसले होते राजा तेनालीरामकडे पाहून म्हणाले तेनाली मला हे पुस्तक दाखव तेनाली हसला आणि म्हणाला महाराज खरं तर असं पुस्तक अस्तित्वातच नाही तेनालीने आवरण उघडले आत फक्त तिळकाड्या मेंढीच्या शेणाचे गोवऱ्या आणि म्हशीच्या कातडीचा दोर होता तेनाली म्हणाला या वस्तूंच्या संस्कृत नावांनी मी एक पुस्तक तयार केलं थिलाकष्ट महिषबंधनम सगळे दरबारातील लोक हसले आणि राजा खूप खुश झाला त्याने तेनालीरामला मोठं बक्षीस दिलं दरबारातील मजा आणि धडे त्या दिवशी दरबारात सगळे हसत होते काही मंत्र्यांनी विचार केला अरे खरंच हुशारी आणि कल्पकता किती महत्वाची आहे तेनाली रामन आपल्याला दाखवतो की ज्ञान फक्त पुस्तकी नाही तर मनाच्या बुद्धीने समस्या सोडवता येतात काही मंत्र्यांनी कपड्याचे पुस्तक पाहून हसत हसत आपल्या जागेवर बसले राजा म्हणाला तेनाली खरंच तू कमाल आहेस दरबारात गाणी चालू झाली लोक नाचत हसत गेले शिकवण ही कथा आपल्याला सांगते की एक ज्ञान असलं तरी अभिमान करू नका दोन चातुर्य आणि कल्पकता खूप महत्वाची आहे 3. विनम्र राहणं हे खरं शहाणपण आहे चार कधीकधी -कधी लहान साधे उपाय जास्त प्रभावी ठरतात मजेदार टीप तेनाली रामनची हुशारी आपल्याला शिकवते की थोडी मस्ती थोडा विनोद आणि हुशारी मिळवून सगळे प्रश्न सोडवता येतात आपण जीवनात जेव्हा अडचणीत असतो तेव्हा काही सोप्या उपायांचा वापर करणे उत्तम असते ए प्रश्न एक तेनाली रामनने पंडिताला कसं हरवलं त्याने फक्त कपड्याचं पुस्तक दाखवलं जे खरच पुस्तक नव्हतं पंडित घाबरला आणि गुपचूप निघून गेला प्रश्न दोन थिलाकष्ट महिषबंधनम नावाचं पुस्तक खरंच होतं का नाही ते तेनालीरामनने बनवलं आत फक्त तिळकाड्या शेणाचे गोऱ्या आणि कातडीचा दोर होता प्रश्न तीन या कथेत आपल्याला काय शिकायला मिळतं ज्ञान असलं तरी अभिमान करू नये खुशारी कल्पकता और नम्रता ही खरे शहाणपण है